प्रकरण सोळावे सोळाव्या प्रकरणाचा विषय आहे ज्ञानाचे विस्मरण ही मुक्तीच आहे प्रकरण सोळावे सूत्र पहिले आचक्षु वानाशास्त्राण्या नेक तथापि न त स्वास्थ्यम सर्व विस्मरणादृते अष्टावाक्र म्हणतात हे अनेक शास्त्रांचे अनेक प्रकार श्रवण अथवा कथन कर परंतु त्या सर्वांच्या विस्मरणाशिवाय तुला शांती मिळणार नाही अष्टावक्र राजा जनकाना उपदेश देताना म्हणतात की अनेक प्रकारचे शास्त्र आहे व प्रत्येक शास्त्राचे मत वेगळे आहे ही शास्त्रे केवळ मार्गदर्शन करू शकतात ही शास्त्रे म्हणजे केवळ नकाशांच्या प्रमाणे आहेत की ज्यामुळे तुम्ही पोहोचण्याचा रस्ता निश्चित करू शकता अन्यथा त्यांचा काहीही उपयोग नाही ज्ञान शास्त्रात नाही तर ते आपल्या आतच आहे आपण ते फक्त जाणून घ्यायचे आहे ते तर स्वतःजवळ उपलब्ध आहे पण आपणच त्याच्याकडे पाहत नाही मनाच्या अर्षावर धुळ बसल्यामुळे आत्म्याचे प्रतिबिंब त्यात नीट दिसत नाही ती अज्ञानाची धूळ पुसली म्हणजे आपले मन वासना व वा विचारांनी एवढे भरून गेलेले आहे की आत्म्याच्या प्रतिबिंबला जागाच उरलेली नाही म्हणून सर्वप्रथम अंतःकरण निर्मल करून वासनांचा निचरा करून चित्त तरंगशून्य करायचे असते विचारांच्या मुळे तरंग निर्माण होतात अनेक शास्त्रांच्या अध्ययनाने ती ऐकल्याने भी व ऐकावीचारांच्या लाटा अजूनच वाढतात त्यातून तर्क वितर्क निर्माण होतात भ्रम निर्माण होतात पांडित्य निर्माण होते व पांडित्यामुळे अहंकार निर्माण होतो मन ह्या गोष्टींनी भरून गेल्यावर आत्मज्ञानाला मोठाच अडथळा निर्माण होतो संग्रह व परिग्रह मग तो धनसंपत्तीचा असो यशाचा असो किंवा मान असो किंवा विचाराचाही असो ज्याने संग्रह केला त्याला आत्मज्ञान कधीच मिळत नाही पदार्थांचा त्याग करता येतो, पण शास्त्रांच्या अभ्यासाने जे ज्ञान व तर्क प्राप्त झाले आहेत त्यांचे सुद्धा विस्मरण व्हायला हवे, तरच मानसिक स्वास्थ्य व शांती प्राप्त होईल संसार बंधन नाही पण त्याच्याबद्दलची आसक्ती वासना व स्मृती हे मात्र बंधन नाही स्मृतीतून मुक्त होऊन चैतन्यरूप आत्म्याशी एकूप होणे हीच मुक्ती आहे त्यामुळेच शांती व स्वास्थ्य प्राप्त होते सत्य काही शाळा कॉलेजच्या पुस्तकातून मिळत नाही सत्याची काही विद्यापीठातून डिग्री किंवा पदवी दिली जात नाही बाह्य अनावश्यक बाबींचे विस्मरण केल्याने आत्म्याचे स्मरण सुलभ होते चित्ताची निर्विकार अवस्था निर्माण झाल्यावरच त्यामध्ये ज्ञान प्रकटते त्यासाठी मौन उपकारक ठरते शास्त्रांची बडबड नाही प्रकरण सोळावे सूत्र दुसरे भोगं कर्म समाधिं वा भोगमतात हे विज्ञ हे ज्ञान स्वरूप भोग कर्म व समाधी यापैकी कशाचाही अवलंब केलास तरी तुझे चित्त सर्व आशय विरहित झाल्यावर सुद्धा स्वभावतःच लोभाकडे आकर्षित होऊ शकते चित्त स्वभावत चंचल आहे ते सदैव विषयांकडे आकर्षित होते कितीही भोग भोगले तरी चित्त तृप्त होत नाही वेगवेगळ्या प्रकारची कर्मे करून सुद्धा ते शांत होत नाही अजून आणि अजून अधिक अजून अधिक जास्तीत जास्त प्राप्तीची इच्छा नेहमीच कायम राहते एवढेच काय समाधीत सुद्धा त्याची चंचलता शांत होत नाही थोड्या वेळ तिचे नियंत्रण होते परंतु बीज शिल्लक राहिलेली चंचलता नष्ट होत नाही म्हणून समाधीमध्ये सर्व लौकिक जगाबद्दल उदासीन झाल्यावर सुद्धा वेळ येतात विषयांकडे बोलते म्हणून हे राजा तो तू विज्ञान स्वरूप जानता असल्याने चित्ताची ही चंचलता जाणून तिच्या पासून दूर राहा प्रकरण सोळावे सूत्र तिसरे आयासात सकलो दुःखी नैनम जानाती कश्चन अनैन वो उपदेशेन धन्य प्राप्त होती निवृत्ती अष्टावक्र म्हणतात प्रयत्नांच्या मुळेच सर्व लोक दुःखी आहेत हे कोणीच जाणत नाही या उपदेशामुळे भाग्यवान लोक मुक्ती प्राप्त करून घेतात प्रयत्न केल्यामुळे या लौकिक व ऐहिक जगाचीच प्राप्ती होते धन यश पद प्रतिष्ठा ज्ञान विद्वत्ता ऐश्वर समृद्धी हे सर्व प्रयासाने प्राप्त होते बिना प्रयास या जगात काहीच मिळत नाही वैज्ञानिक शोध शेती प्रवास व्यापार या क्षेत्रातील आपल्या देशातील जी प्रगती आपण आज पाहतो आहोत ती सर्व गेल्या कित्येक पिढ्यांनी केलेल्या परिश्रमांचे फळ आहे जर मनुष्याने प्रयत्न केले, केले नसते तर हे जग आज जेवढे सुंदर व उपयोगी झालेले आहे तेवढे कधीच होऊ शकले नसते निसर्गाचे शोषण करून मिळवलेले फायदे व तंत्रज्ञानाचा मानवी प्रयत्नांमुळे झालेला विकास यामुळे मनुष्यावर या प्रयत्न करण्याच्या वृत्तीचा एवढा परिणाम झाला आहे की तो परमेश्वराला सुद्धा प्रयत्नांनी मिळवू इच्छितो ज्याप्रमाणे अणुपरमाणूंचा शोध लावला त्याचप्रमाणे तो, तो परमेश्वराचा शोध सुद्धा पदार्थात करू पाहतो जप पा ध्यानधारणा पा भजन पूजन कीर्तन इत्यादी प्रयत्नांनी तो ईश्वराला प्राप्त करू इच्छितो परंतु परमात्मा अशा प्रयत्नांनी मिळत नाही व शोधल्याने सुद्धा मिळत नाही कारण तो मुळी हरवलेलाच नाही तो तर आपल्याच आत आहे आपण फक्त शुद्ध व निर्मळ अंतकरणाने त्याचे दर्शन करण्याची आवश्यकता आहे ज्याला आपण विसरलो आहोत त्याचे मनपूर्वक स्मरण करायचे आहे त्यासाठी प्रयत्न करणे हा रस्ता नसून अप्रयास हाच रस्ता आहे चित्ताची शांत अवस्था व जागृत अवस्था हाच परमात्मा प्राप्तीचा उपाय आहे प्रयत्नामुळे तणाव निर्माण होतो विचार निर्माण होतात तर्कवितर्क निर्माण होतात या प्रयत्नामुळे त्यात आत्म्याचे दर्शन होणे अशक्य होऊन जाते परमात्मा प्राप्तीसाठी संघर्ष नव्हे तर समर्पणाची गरज असते प्रयत्न करण्यात करते पण आहे ज्यामुळे अहंकार वाढतो व तोच तर मुख्य अडथळा आहे अहंकार परमात्मा एकत्र येऊ शकत नाहीत अडथळा असलेला हा मी पण प्रयत्नात अधिक पक्का होत जातो अहंकार नाहीसा झाल्यावर परमेश्वराची प्राप्ती होते अन्यथा प्रयत्न करणारा साधक रस्ता हरवून बसतो तो या प्रयासात व सिद्धीतच अडकतो पण भक्त मात्र समर्पणाद्वारे परमेश्वराजवळ पोहचतो जगातील रूढ पद्धतीपेक्षा ही पद्धत वेगळी आहे संकल्प पर्याय विचार सिद्धांत संप्रदाय या सर्वांपासून चित्त वेगळे व मुक्त करणे म्हणजेच त्या तरंग निर्माण होणे ते बंद करणे आहे हाच रस्ता आहे म्हणून अष्टावक्र म्हणतात की प्रयत्नामुळे लोक सर्व दुःखी झालेले आहेत अशांत आहेत तणाव रस्ता आहेत यामुळेच त्यांच्या मनात अहंकार व तरंग निर्माण होतात व ते आत्मबोधाला बाधक ठरतात हे कुणी जाणून घेत नाही जर हे रहस्य जाणून घेतले तर तो चित्तशांती दारा आत्मज्ञानाकडे जाऊ शकतो काही भाग्यवान लोकच या उपदेशामुळे मुक्ती प्राप्त करून घेऊ शकतात समर्पण हे परमेश्वराचे द्वार आहे तर प्रयत्न व संघर्ष हे जगाचे द्वार आहे हेच रहस्य आहे सुखम न म्हणतात डोळ्या उघडणे व बंद करणे या क्रियेने सुद्धा ज्याला दुःख होते ते तर आळशी शिरोमणी माणसाचे सुख आहे दुसरे कोणाचे नाही अष्टावक्र म्हणतात की सर्व लोक प्रयत्नांमुळे दुःखी आहेत प्रयत्न हेच दुःखाचे कारण आहे प्रयास करण्यात करतेपण असते त्यामुळे दुःख निर्माण होते कर्तेपणाच्या भावनेने केलेल्या कर्मामागे फळाची आकांक्षा असते अपेक्षा असतात व त्या पुऱ्या झाल्या नाही की दुःख होते मी करतो या कर्तेपणाच्या भावनेमुळे अहंकारामुळे तणाव निर्माण होतो काम करण्यात आनंद वाटत नाही वेट बिगाराप्रमाणे ते काम मनुष्य जणू काही शिक्षा आहे या भावनेने भावने कारण नजर कामावर नसून फळावर आहे असा माणूस काम करून साधणारे कौशल्य प्राप्त करू शकत नाही गीतेत सांगितले आहे की योग हे कर्मातील कौशल्य आहे या उलट फळाची चिंता न करता स्वाभाविक वृत्तीने कर्म करणारा कर्म आनंदपूर्वक पार पाडणारा कर्म हे ईश्वराची आज्ञा समजून करणारा मात्र नेहमी सुखी तणावमुक्त व आनंदी राहतो ज्ञानप्राप्तीसाठी सुद्धा कर्म त्याज्य नाही पण प्रयास त्याज्य आहे अहंकार त्याज्य आहे याप्रमाणे जे कर्म प्रयासरहित आहे जे कर्म करण्यासाठी कोणतेही प्रयास करावे लागत नाहीत त्यात करते पण नसल्याने त्याचे ओझे व वा कष्ट वाटत नाही जबरदस्तीने अशी कामे बंद पाडायला सुद्धा प्रयास करावे लागतील म्हणून त्यांना थांबवणे हा सुद्धा अडथळा होऊन बसेल उदाहरणार्थ श्वास घेणे आणि सोडणे रक्ताचे शरीरातील अभिसरण डोळे उघडणे बंद करणे हे सर्व स्वाभाविकपणे होत असते म्हणून या प्रमाणे कार्य करणाऱ्या व्यक्ती कधी दुःखी होत नाहीत अष्टावक्र सांगतात कि या स्वाभाविक कर्मांचे सुद्धा ज्या ओझे होते व जो डोळ्यांची उघडजाप करणे सुद्धा बंद करतो ते तर आळशी शिरोमणींचे सुख आहे ते ज्ञानी माणसाचे सुख नाही याचा अर्थ एवढाच की ज्ञानी माणूस प्रयासरहित अशी कर्मे प्रयासरहित होऊन स्वाभाविक वृत्तीने करतो अपेक्षा व अहंकार रित कर्मे केल्याने प्रयास होत नाही आणि कर्मबंधन सुद्धा तयार होत नाही त्यामुळे ज्यांना हे ज्ञान प्राप्त झाले ते तर परम भाग्यशालीच होत अशी माणसे सर्व कर्मे ही परमात्म्याची कामे मानून सर्व वासनांचा त्याग करून त्यामुळे सर्व ताणताणा व चिंता यापासून मुक्त राहून कर्मात आनंदाने रमतो या उलट जे दुर्भागी लोक परमेश्वर नाहीच मीच आहे असे मानतात ते मात्र कार्याच्या ओझ्याने दबून जातात चांगल्या वाईट फळाच्या चिंतेने ताणतणावात सापडतात जीवनातला व कामातला त्यांचा आनंदही नाहीसा होतो सदैव चिंताग्रस्त राहतात व मृत्यूनंतर सुद्धा कर्मांचा भार वाहत राहतात यास्तव परमेश्वराचे अस्तित्व मान्य करून जगणेच परमभाग्याची गोष्ट आहे प्रकरण सोळावे सूत्र पाचवे इदि द्वंद्वैर्मुक्त मोक्षपेक्षा अष्टावक्र म्हणतात हे कार्य केले व हे कार्य केले नाही या द्वंद्वातून जेव्हा मन मुक्त होते तेव्हाच ते धर्म अर्थ काम व मोक्षाबद्दल सुद्धा उदासीन होते जी कर्मे आपण पूर्ण करतो त्यांचे फळ कोणते मिळणार किती मिळणार या विचारांनी मन नेहमी विचलित राहते चांगल्या वाईट कृत्यांचे फळे सुद्धा चांगले किंवा वाईट असते व वा त्यानुसार सुखाचा किंवा दुखाचा अनुभव येत असतो शिवाय मनुष्य सतत अधिक चांगल्या फळासाठी अधिक सुखासाठी व दुःखाच्या निवृत्तीसाठी सतत प्रयत्न करत असतो त्यामुळे मन कधीच शांत होत नाही जी कामे आपण करतो त्यांचा परिणामसुद्धा मनावर राहतं व त्यालाच संस्कार म्हणतात हे संस्कार अनेक जन्म आपल्या सोबत राहतात त्यांना भोगल्याशिवाय मुक्ती नसते परंतु जे काम आपण करू शकलेलो नाही केवळ त्यांच्याबद्दल विचार केला आहे त्यांच्यामुळे सुद्धा मन वारंवार विचलित आंदोलित होत राहते त्यामुळे सुद्धा मन अशांत होते भोग भोगणारे तर दुःखी होतातच पण ज्यांना काही भोगायला मिळाले नाही त्यांची मानसिक अवस्था फार त्रासदायक असते जगात सर्वात जास्त वेड्यांची व मूर्खांची संख्या ह्याच प्रकारातल्या लोकांची आहे अष्टावक्र म्हणतात की जी कृत्य केली व जी केली नाहीत त्यांच्या द्वंद्वातून मुक्त झाल्यावरच मन धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांच्या प्राप्तीबद्दल सुद्धा उदास होते जरी धर्माची व मोक्षाची इच्छा असेल तरी ती एक प्रकारची वासना आहे म्हणून मोक्षाची इच्छा सुद्धा मन अशांत करते म्हणून सर्व प्रकारच्या कृत्यातून मन निवृत्त करणे हेच मुक्ती आहे कार्य करावी लागतात पण त्यात फळाची आकांक्षा न ठेवणे म्हणजेच मन निवृत्त करणे होकरण सोळावे सूत्र सातवे हे योपादेय तावत संसार बिटपाकुर स्पृहाजीवते निर्विचार अष्टावक्र म्हणतात तृष्णा जीवित आहे तोपर्यंत अविवेकाची स्थिती कायम आहे व तोपर्यंत त्याग आणि स्वीकार सुद्धा जिवंत आहेत हे स्वीकार व त्यागच संूपी वृक्षाचे बीज किंवा अंकुर आहे जोपर्यंत मनात त्याग किंवा स्वीकार चांगले किंवा वाईट शुभ व वा अशुभ या प्रकारच्या भावना शिल्लक आहेत तोपर्यंत इच्छा जिवंत असते या वासनारूपी रूपी तृष्णेमुळेच त्याग आणि स्वीकार करण्याचे विचार मनामध्ये निर्माण होत असतात केवळ स्वीकाराची वा प्राप्तीची इच्छा हीच तृष्णा नसून त्याग करण्याची भावना सुद्धा तृष्णेमुळेच निर्माण होते तृष्णा नसेल तर त्याग करण्याची वृत्ती सुद्धा निर्माण होत नाही ही वेगळ्या प्रकारची पण आसक्तीच आहे वेगळ्या प्रकारचा मोह आहे जेव्हा एखाद्या बाबीची आम्ही निंदा करतो तेव्हा त्यात सुद्धा आमचा छुपा स्वार्थ असतो त्याबद्दलची वासना असते काहीतरी मिळवण्याची इच्छा अपुरी राहिल्याने त्याची आपण निंदा करतो ही तृष्णा म्हणजे विवेक नसल्याचे लक्षण आहे उच्च दर्जाच्या भोगासाठी म्हणजे मोक्ष स्वर्ग मुक्ती यासाठी जरी त्याग केला तरी मोक्ष व मुक्ती ही तर मोठी तृष्णा आहे प्रापंचिक माणूस तर छोट्याशाच स्वार्थाची अपेक्षा करतो थोड्याशाच तृष्णेची भोगाची लालसा मनी बाळगतो उदाहरणार्थ घर दार मुले धन सुख नोकरी वगैरे पण त्यागी पण त्यागी तर या क्षुद्र भोगांची पोकर सुखांची चोरीने कमावलेल्या सुखाची इच्छा त्यागून स्वर्ग व मोक्षाची तृष्णा महा उपभोगाची लालसा बाळगतो दोन रुपयांचे नारळ अर्पण करून स्वर्गाची मोबदला म्हणून अपेक्षा करतो अष्टावक्र म्हणतात की ही सर्व अविवेकाची स्थिती आहे कोणत्याही स्वरूपाची वासनारूपी तृष्णा जिवंत असेल तर या संसारारूपी वृक्षाचा अंकूर तिच्या रुपाने जिवंत आहेच तो अंकुर वाढून पुन्हा वृक्ष तयार होईल तृष्णा म्हणजेच संसार आहे संसाराची आसक्ती आहे तिचा त्याग करणे हीच मुक्ती आहे सांसारिक पदार्थ व वस्तू सोडून दिल्याने मुक्ती मिळत नाही कोणताही वेळा वेडेपणाच्या सटक्यात वस्त्राचा त्याग करून विवस्त्र होतो म्हणून काही त्याला मुक्ती मिळत नाही परंतु तृष्णेचा त्याग केल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही तृष्णेमुळेच मनात लाटा निर्माण होतात जोपर्यंत या इच्छांच्या लाटा निर्माण होत आहेत तोपर्यंत शांती मिळणार नाही प्रकरण सोळावे सूत्र आठवे रागो प्रवृत्तात प्रवृत्तीमुळे निवृत्तीमुळे त्याग म्हणजे द्वेष निर्माण होतो म्हणून म्हणून बुद्धिमान पुरुष द्वंद्वमुक्त असणाऱ्या बालकाप्रमाणे सरळ व स्वाभाविक जीवन जगतो संसारातून मुक्ती मिळवण्यासाठी दोन प्रकारचे रस्ते सांगितले जातात एक मार्ग आहे प्रवृत्तीचा व दुसरा मार्ग आहे निवृत्तीचा प्रवृत्ती मार्गाचे समर्थक सांगतात की भोगांमुळे मुक्ती मिळते प्रारब्धातील कर्मसंचितामुळेच हे जीवन मिळाले आहे म्हणून हा कर्मभोग भोगल्याशिवाय मुक्ती नाही आत्मज्ञानी माणसाला सुद्धा प्रारब्ध कर्मे भोगल्याशिवाय सुटका नाही जो हा कर्मभोग भोगण्याचे नाकारून संसाराचा त्याग करून निघून जातो त्याच्या या त्यागातही त्याचा अहंकार असतो तो तर ईश्वराच्या कर्मविषयक नियमांचे उल्लंघन करत असतो हटयोगी सुद्धा हटातटाने इंद्रियांच्या क्रिया थांबवून ठेवतो इंद्रियांचे नियंत्रण केल्यावर सुद्धा आत मनात आसक्ती शिल्लक राहते वासना शिल्लक राहतात त्यामुळे तो ढोंगी बनतो प्रवृत्ती मार्गाचे समर्थन करणारे सुद्धा हेच सांगत असतात की ज्यातून तुम्हाला मुक्त व्हायचे आहे त्याचा पूर्ण उपभोग घ्या त्यामुळे त्याबद्दल तुमच्या मनात घृणा व एक प्रकारची अरुची निर्माण होईल व तुम्ही त्यातून मुक्त व्हाल विषयात रहस्य वाटण्याचे कारण हेच आहे की तुम्ही त्यांचा पूर्ण उपभोग घेत नाही तर अर्धवट उपभोग घेता या उलट निवृत्ती मार्गाचे समर्थक सांगतात की भोगल्याने वासना शांत होत नाही भोगामुळे मन होत नाही हे आकर्षणच असे आहे की जेवढे भोगाल तेवढे वाढत जाते वासना कधी पूर्ण होत नाहीत इच्छा तर असंख्य आहेत त्या कधीच भोगल्याने शांत होत नाहीत ज्याप्रमाणे आगीत तूप टाकल्याने आग शांत होत नाही त्याप्रमाणे वासनासुद्धा भोगममुळे शांत होत नाहीत म्हणून निवृत्ती हाच एक रस्ता आहे वासनांचा त्याग करणे हाच रस्ता आहे व हे फक्त दृढनिश्चय लोकांना साधता येईल पण या दोन्ही मार्गांपेक्षा मुनी श्रेष्ठ अष्टावक्र महाराज तिसरी वेगळीच गोष्ट सांगतात ते प्रवृत्ती व निवृत्ती या दोघांनाही वासनाच मानतात ते म्हणतात की प्रवृत्तीमुळे आसक्ती निर्माण होते आसक्ती वाढते ती निवृत्तीमुळे हट्टाने त्याग केल्याने जास्त मिळवण्याच्या इच्छेने क्षुद्र व छोट्या गोष्टींचा त्याग केल्याने मोक्षासाठी संसारातील मामूली गोष्टींचा त्याग केल्याने मोक्षाची आसक्ती हेच बंधन तयार होते अशी तृष्णा म्हणजे मुक्तीत मोठाच अडथळा होय निवृत्तीमुळे सुद्धा द्वेष निर्माण होतो म्हणून आत्मज्ञानी माणूस प्रवृत्ती व निवृत्ती या दोन्हीतून मुक्त होऊन लहान मुलाप्रमाणे निर्दवंद्व होऊन सरळ व स्वाभाविक जीवन जगतो जे स्वभावामुळे सहज होते ते तो करतो वासनेच्या आहारी जाऊन आग्रहाने हट्टाने कर्म करत नाही व हट्टाने त्यांचा त्यागही करत नाही सूत्र नववे हा तुम्ही संसार रागी दुःख जी वीतरागी सया वित रागी हि निर्दुख तस्मिन अष्टावक्र म्हणतात की आसक्त पुरुष दुःखापासून बचाव करण्यासाठी संसाराचा त्याग करू इच्छितो परंतु वितर आगी दुःखमुक्त होऊन संसारात राहून सुद्धा खेद करत नाही अष्टावक्र म्हणतात की दुःखापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जो पुरुष संसाराचा त्याग करतो तो सुद्धा आसक्तच आहे जो असे म्हणतो की संसार म्हणजे दुःखच दुःख आहे मृत्यू दुःख आहे जन्म दुःख आहे जगणे दुःख आहे व मरणेही दुःख आहे संसार संसारे दुखा खाण है मन तिचापासन दूर पड़ा तो मनुस सुधा आसक्त है जो पुरुष अ घरदार सोडा पत्नी मुले सोड़ा धन दौलत सोडा कारण सर्व दुखा तो पुरुष सुधा आसक्त है सर्व सोड़े दुख संपत नहीं संसारा त्याग के सुख प्राप्त हो दुखा खरे कारण शरीर व मन है वसना व तृष्ण है वसना व तृष्णा शिलक है तोपर्यत जंगल्द शांति मिलना नहीं जिथे अजुन मन जान होते राग मे प्रीति जर दुख है तो विराग सुधा दुख है आसक्ति जर दुखा, है तर दुखा, है। जर दुखा कारण है विरक्ति सुध्ध दुख है संसार जर दुख है तो संन्यासुद्धा दुख है संग्रह जर दुख है तो संग्रह त्यागुद्धा दुख है कारण आत मधे वसना शिलक है तृष्णा त्यागन मोक्षा तृष्णा बाढ़गने सुध्ध दुख है यास्तव वितरागता हेच दुःख निवारणाचे खरे स्वरूप आहे वितरागतेमुळेच दुःखातून सुटका होते राग म्हणजे प्रेम हा उपाय नाही व विराग म्हणजे द्वेष हा सुद्धा उपाय नाही जो वासनेतून मुक्त झाला तो वितरागी संसारात राहून सुद्धा दुःखी होत नाही आणि त्यागी व विरागी म्हणणारा हिमालयाच्या जंगलात राहून सुद्धा दुःखीच राहतो तेव्हा सुख दुःख हे आपल्या मालकीच्या पदार्थात नसून आपल्याच मनस्थितीत आहेत विषयासक्त माणूस त्याची पूर्ती न झाल्याने दुखी होतो व त्याग करताना सुद्धा दुसऱ्या कशाची तरी अभिलाषा बाळगतो सोळावे सूत्र दहावे या मोक्षेपी दे ममता तथा नोगी न वा ज्ञानी केवलम दुःख भाग असौ म्हणतात ज्याला मोषाबद्दल अहंकार आणि शरीराबद्दल ममता आहे तो योगीही नाही व ज्ञानीही नाही तो केवळ दुःखाचा अधिकारी आहे विधीपूर्वक क्रिया पार पाडत योगी पद प्राप्त होते योगी प्रथम अष्टांग योगाची साधना करतो यम नियम आसन प्राणायाम व अन्य क्रियांच्या योगी वरचे पद प्राप्त करून घेतो हे वरचे पद एक योग असते विधीपूर्वक एक शिडी पार करत तो या स्थितीपर्यंत पोहचत असल्याने खाली कोसळण्याची भीती नसते तरी एकच पायरी खाली येतो जेथून सुरुवात केली तेव्हा जन्माचे संस्कार तर कायमच असतात त्यामुळे तेथून पुन्हा प्रवास सुरू होतो दुसरा आहे ज्ञानीपुरुष जो या क्रिया वाधी वगैरे काही न करता उच्च स्थितीला पोचतो केवळ बोध झाल्याने त्याला उच्च स्थिती प्राप्त झालेली असते तो अस्तित्वातून अन अस्तित्वातील क्षेत्रात उडी मारतो तो तर क्रिया व साधनेला सुद्धा बंधन मानतो कारण सर्व क्रिया अहंकार वाढवतात क्रिया व वा विधी करणाऱ्यांना क्रियांबद्दलच आसक्ती निर्माण होते तो स्वतःला ज्ञानी योगी मानू लागतो याप्रमाणे अहंकार वाढू लागतो याप्रमाणे संसाराचा त्याग करणारा भगवे कपडे घालणारा सुद्धा स्वतःला साधू संत व महात्मा समजू लागतो त्यागी समजू लागतो यामुळे सामान्य प्रापंचिक माणसाच्या अहंकारापेक्षाही त्याचा अहंकार जास्त उंच होतो त्याला त्याचाच मोह निर्माण होतो म्हणून अष्टावक्र म्हणतात की जर ज्ञान झाल्यावर मोक्षप्राप्ती झाल्याचा अहंकार झाला की मी आता मुक्त झालो कैवल्यधारी झालो सिद्धशिलेवर असनस्थ झालो मी ब्रह्म झालो आता माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही किंवा शरीराप्रती ममता निर्माण झाली कि लोकांनी आपल्या शरीराची पूजा करावी बँडबाजे वाजवून मिरवणूक काढावी मला तीर्थंकर गुरु ईश्वर मानावे तर अशी व्यक्ती योगी पण नाही आणि ज्ञानी पण नाही तो फक्त दुःखच प्राप्त करतो प्रकरण सोळावे सूत्र अकरावे हरो यज्युपदेष्टात कमल जो पिवा तथापि न तव स्वास्थ्यम सर्व विस्मरणादृते अष्टावक्र म्हणतात जरी तुझा उपदेशक शिव असला विष्णू असला किंवा ब्रह्माही असला तरी त्या सर्वांना विसरल्याशिवाय तुला स्वास्थ्य किंवा शांती मिळणार नाही अष्टावक्र म्हणतात की मुक्तीचा अर्थ आहे विस्मरण जे या जगात संस्काराद्वारे प्राप्त केले आहे ते सर्व विसरून जाणे हीच मुक्ती आहे जोपर्यंत त्यांची थोडी जरी आठवण शिल्लक आहे तोपर्यंत मोक्ष मिळत नाही कारण संसार बंधन नसून त्याची आठवणच नस बंधन आहे त्याच्यापासून मुक्त व्हायचे आहे हे जगच नवे तर ईश्वर आत्मा परमात्मा यांची आठवण सुद्धा एक अडथळा आहे कारण मुक्तीमध्ये मी मी राहतच नाही मग आठवण कोण करणार स्मरण आठवण याचा अर्थ असा आहे की दोन गोष्टी अस्तित्वात आहेत एक आठवण करणारं मनुष्य आणि दुसरी ती गोष्ट की ज्याची आठवण केली जाते म्हणून जेथे दोन गोष्टी असतील तेथे मुक्ती होऊ शकत नाही ज्या गुरुच्या कृपेने ज्ञान झाले आहे त्याला त्यालासुद्धा स्मरणात ठेवता कामा नये अन्यथा गुरुसुद्धा बंधन होतो गुरु अगदी शिव ब्रह्मा किंवा विष्णू का असेना त्याचे विस्मरण करणे जरुरीचे आहे त्याच्याशिवाय शांती किंवा मुक्ती मिळणार नाही